लोकार्थ सोळावा हे अर्जुना ब्रह्म लोकापर्यंत जे सर्व लोक त्यांना उत्पत्ती व विनाश आहे परंतु हे कौंतया माझी प्राप्ती झाल्यावर मात्र पुन्हा जन्म नाही एरवी ब्रह्मपणाचे घमेंट असणाऱ्यांना सुद्धा ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत परंतु मिळलेल्या मनुष्याचे जसे पोट चुकत नाही किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही त्याप्रमाणे ते माझ्या प्रत पावले ते संसाराला लिप्त होत नाहीत एरवी चौदा भुवनांचे जे शिखर चिरंजीवामध्ये अग्रभागी असणारे व त्रैलोक्य रूप पर्वताचे मस्तक जे ब्रह्मभुवन ज्या ब्रह्म एक प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही व एका दिवसात एकदम चौदा इंद्रांचा निकाल लागतो श्लोकार्थ सतरावा का की चार युगे सहस्र वेळा गेली असता जो काळ जातो तो ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि त्यानंतर तितकाच काळपर्यंत ब्रह्मदेवाची रात येते असे ते दिवस आणि रात्र जाणणारे लोक जाणतात चार युगे 1000 वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो आणि तशीच हजार चौकड्यांची जिथे रात्रही आहे एवढा दिवस व रात्र जिथे ते आहे तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत ते मरत नाहीत वो त्या दिवस रात्री पाहतात ते स्वर्ग स्वर्गलोकीचे चिरंजीव होत हिरवी जेथे मुजली इंद्राचीच दशा आहे अशी आहे की एका दिवसात चौदा इंद्र होतात तेथे देवगणांची काय प्रतिष्ठा वर्णन करावी परंतु ब्रह्मदेवाच्याही आठ प्रहराला जे आपल्या डोळ्याने पाहतात त्यांना ब्रह्मदेवाचे दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात श्लोकार तोच तो सर्व चराचर वस्तूंचा हा परतंत्र असा समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन रात्र येताच लय पावतो आणि दिवस येताच पुन्हा उत्पन्न होतो त्या ब्रह्मदेवाचा दिवस ज्या वेळेस उगवतो त्यावेळेस निरागाराचे साकार विश्व अशा रीतीने उत्पन्न होते की त्याची मोजदात करवत नाही पुढे त्या दिवसाचे चार प्रहर संपल्यावर हे विश्व नाही शेवते आणि पुन्हा पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे भरू लागते शरद आरंभी आकाशातील अभय नाही शेवतात आणि तीच पुन्हा ग्रीष्म ऋतूचे शेवटी जशी उत्पन्न होतात त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाचे आरंभी ह्या भूतसृष्टीचा समुदाय एकत्र येतो आणि तो 4000 हजार योगे वेळ जात वेळ जात तोपर्यंत असतो मागाहून ब्रह्मदेवाचे रात्रीचा समय झाला असता हे विश्व निराकारात लय पावते तेही पूर्वोक्त काल गेल्यावर उदयकाली पूर्ववत होते अशा रीतीने विश्वाची रचना होते हे सांगण्याचा कोणता उद्देश म्हणशील तर या ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्रीत जगाची उत्पत्ती आणि लय होते त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे म्हणून पाहू गेले तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बीजांचे भांडार आहे पण तोही जन्म मरणाला अग्रेसर झाला हे धनुर्धरा एरवी ही त्रैलोक्य सृष्टी सत्य लोकाचा पसारा असून ब्रह्मदेवाचा दिवस उगवण्याबरोबर हा एकसारखा मांडला जातो मागाहून रात्रीचा था समय झाला असता तो आपोआप अव्यक्तात लय पावतो व हे पंचभूतार्धिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सहज जेथल्या तेथे लय पावते ज्याप्रमाणे झाड हे बीज रूपात सामावते किंवा मेघ हे आकाशात लीन होतात त्याप्रमाणे ज्या ठिकाणी पुष्कळ वस्तूंचा समावेश होतो त्याला साम्य असे म्हणतात श्लोकार्थ विसावा सर्व चराचरांचा नाशला झाला असताही जो नाश पावत नाही तो त्या अव्यक्तहून पलीकडे असलेला अव्यक्त अविनाशी असा दुसरा भाव आहे त्या साम्यात न्युनाधिक काही दिसत नाही म्हणून ते भूत हे नाव पावत नाही ज्याप्रमाणे दुधाचे दही झाले त्याचे था म्हणजे दुधाचे नाव व रूप हे नाहीशी होतात त्याप्रमाणे आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जग पण नाहीसे होते परंतु ज्याच्यावर हे झाले आहे त्या ठिकाणी हे दशेच्या तसे असते तेव्हाच त्याला अव्यक्त असे म्हणतात आणि साकार होते त्यालाच व्यक्त असे म्हणतात ही एकाला एक दाखवणारी आहेत परंतु पाहू गेले असता दोन्ही नाहीत ज्याप्रमाणे रुपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात पुढे त्याचे दागिने बनल्यावर ती लगड नाही शिवते ही दोन्ही रूपांतरे जशी एका रुपयावरच होतात त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त हे दोन्ही विकार ब्रह्माच्याच ठिकाणी होतात ते ब्रह्म जर व्यक्त नाही आणि अव्यक्तही नाही उत्पन्न होत नाही आणि नाशही पावत नाही परंतु या दोन्ही स्थितींच्या पलीकडले अनादिसिद्ध असे आहे ते ब्रह्म विश्वाकार होऊन राहते परंतु विश्वपण लयाला गेले तरी ते लय पावत नाही ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकले तरी त्यांचा अर्थ पुसला जात नाही पहा की उदकावर तरंग येतात व जातात परंतु उदक हे कायमच असते त्याप्रमाणे भूते नाहीशी झाली असता अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही त्याप्रमाणे मृत्यू पावणाऱ्या शरीरात जे अमर आहे श्लोकार्थ 21-22 जो अव्यक्त भाव त्यालाच से मिलमगति मनता ज्ञाने जेथे प्राप्त मगे ये नहीं माजे परमधाम ज्यादा आत हा सर्व भूतान समावेश हो ज्या सर्व जग व्यापले तो परम पुरुष अन्य अन्य भक्ति ने प्राप्त होत ज्यादा कौतुकाने अव्यक्त मटले स्तुति के लिए कारण जे जे मन व बुद्धी यांना सापडत नाही जे आकाराला आले असता निराकाराचा नाश झाला असता ज्याची नित्यता बिघडत नाही म्हणून ज्याला अक्षर म्हणतात त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही आणि याचेच नाव परमगती परंतु ते या शरीरात व्यापून राहिलेले असून निजऱ्याप्रमाणे का कि ते व्यापार करवीत नहीं व करीत ही नहीं महावीर अर्जुना एरवी शरीर सर्व व्यापार एक ही व्यापार रहते नहीं दहा ही इंद्रिया व्यापार चालूच है विषयरूप बाजार उगड़न मना चौहट व्यापार सुरूर तुम्हें होना सुख दुख्य हिस्सा अंतरिया प्राप्त हो परंतु राजा सुखाने नीदलासता ज्यादा राज्य व्यापार रहते नहीं प्रजा आपापल्या प्राप्तीच्या इच्छेने व्यापार करीतच असते त्याप्रमाणे बुद्धीचे जाणणे किंवा मनाचे देणे घेणे इंद्रियांचे करणे व प्राणवायूचे स्फुरण पावणे हे सर्व देह व्यापार त्याने न करविता आपोआप होतात ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता लोकत्रय चालते त्याप्रमाणे अर्जुना तो शरीरात स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात था असे समज आणि मायारूप्रतेच्या एक हा पुरुष हे नाव पावला आहे परंतु वेदाच्या ज्ञानदृष्टीच्या महत्वाला ज्याचे अंगणही दृष्टीस पडत नाही व ज्याच्यात आकाशाचा समावेश झाला आहे असे जाणूनच योगीजन त्याला पराप्र म्हणतात तोए कनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो जो एक कनिष्ठ भक्त काया वाचा मने करून दुसरे काही जाणत नाही त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारं जे उत्तम शेत होय हे पांडवा हे त्रैलोक्य भगवद रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव आहे त्या भक्ताचा हा आश्रम होतो जे निरभिमान्यांचे वैभव जे गुणातीतांचे ज्ञान व जे निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान जे संतोषीजनांचे जेवण जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचे माय पोट व जे भक्तीने चालणाऱ्या मोक्षरूपी गावाची सरळ वाट धनंजया असे एक एक सांगून उगीच किती वर्णन करू परंतु ज्या ठिकाणी गेले असा मनुष्य तद्रुपतेला पावतो थंडीच्या झोळकेने जसे ऊन पाणी थंड होते आणि सूर्य समोर आल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो त्याप्रमाणे पांडवा अज्ञान व कार्य जग ज्या गावाला गेले असता आपणच मोक्ष होऊन राहते तसेच इंधन विस्तवत घातले असता विस्तवत होऊन राहते व मागून निवडून गेले असता त्याचे लाकूड पण दृष्टीच पडत नाही किंवा पंडुसुता ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुन्हा चातुर्याने तिथे ऊस करता येत नाही लोखंडाचे एका परिसाने सोने बनले तर नंतर कोणता दुसरा असा दगड आहे की त्याचे गेलेले लोखंड पण परत आणेल म्हणून स्तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा खरोखर दूध होत नाही त्याप्रमाणे ज्या प्रत गेले असता पुन्हा जन्म नाही ते माझे खरोखर उत्तम ठिकाण होय हे गुह्य हो वर्मा तुला स्पष्ट करून सांगितले श्लोकार तेविसावा हे भरतश्रेष्ठा ज्या का योगी मरण पावले असता पुन्हा जन्माला येत नाहीत आणि येतात तो काल तुला सांगतो त्याचप्रमाणे देहावसानानंतर ज्या स्वरूपाला योगी प्राप्त होतात ते गुहे वर्म आणखी एक प्रकाराने समजण्याला सोपे आहे अथवा अकस्मात असे घडते की जे योगी अकाली देह सोडतात त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो म्हणून शास्त्रोक्त शुद्धकाली जर देहाचे दे अवसान झाले तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात एरवी अकाली देहावसान झाल्यावर पुन्हा जन्मास येतात त्याचप्रमाणे मोक्ष आणि पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीने असा अल तो प्रसंगानुसार तुला संगत तो, तो है महावीर अर्जुना, ईक मरण काल समीप आला शेवटी पंचमहाभूत आपापिया रस्त्या जहां मरण काल प्राप्त होता बुद्धि भ्रांति गिरीत नहीं स्मरणशक्ति आंधी हो व मन ही मरत नहीं ज्या ब्रह्म भाव अन्भव घ तो ब्रह्मा अंतरिया में उपभोग हा सगड़ा प्राण मरण समय टवटवीत दि अशा रीति हा सावध इंद्रियांची मदत असे समुदाय सावध्या ज्यास दिव्या प्रकाश नहीं सवतोस अपनी दृष्टि विद्यमान तिला का देहासना वे वात वाढ़र आत कफाने व्याप्त होते त्यावेळेस जठरांनी तेज विधून जाते त्यावेळेस प्राणाला अवसान नसते मग बुद्धी असूनही काय करणार म्हणून शिवाय देहात चेतना राहत नाही हे पहा शरीरातील जठरांनी जर नाहीसा झाला तर तो देह नसून ओला चिखलच होय अशा साधक आपल्या आयुष्याची वेळ अंधारात शोधित बसतो नंतर पाठीमागील सर्व गोष्टींचे मरते समयी स्मरण होते मग देह टाकून स्वरूपाला मिळावे कसे इतक्यात त्या देहांचे मागील व पुढील गोष्टींचे स्मरण नाही मरण येण्याच्या आधी नाश पावतो ज्याप्रमाणे आपण ठेवलेली वस्तू दिवा हातात घेऊन शोधण्याकरता केले असता ती दृष्टीस पडण्याच्या अगोदर दिवा जावा त्याप्रमाणे आता या सर्व गोष्टी राहू दे तू हे समज की ज्ञानाला जेठराग्नी हा मूल कारण आहे आणि मरण समयी सर्व बळ त्या अग्निटेच असते श्लोकार ब्रह्ममित्रे लोक ब्रह्माला लो ब्रह्मा जाऊन मिळतात शरीराच्या आत जेठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश बाहेर शुक्ल पक्षाचा पंधरवडा असून उत्तरायणातील कोणत्याही महिन्यापैकी एक महिना अशा प्रकारे सर्व गोष्टींची तयारी असता जे आपला देह ठेवतात ते दे ज्ञाने ब्रह्म स्वरूपी मिळतात धनुर्धरा ऐक या वेळेच्या योगाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे म्हणून मोक्ष करता स्वस्वरूपी सुर येण्यास हा सरळ मार्ग आहे या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी होय अग्नीचे सतेजपण ही दुसरी पायरी दिवस ही तिसरी पायरी शुक्ल पक्ष ही चौथी पायरी असे समज आणि उत्तर उत्तराय उत्तरायणातील सहा महिन्यापैकी एक महिना ही जिन्याची वरची पायरी अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्ष रूप घराला पावतो हा उत्तम काल असे समज आणि याला अर्चिराधी मार्ग असे म्हणतात आता मरण्यास कार कोणता तो प्रसंगानुसार तुला सांगतो ऐक श्लोकार्थ पंचवीसावा धूर रात्र तसाच कृष्ण पक्ष व दक्षिणायन अशा समय मरण पावणारा योगी चंद्रलोक ते उपभोग भोगून पुढे न जाता परत येतो मरण समये अंतकरणात अंधार होऊन जातो सर्व इंद्रियांची गति कुंठित होते स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो मन वेडावून प्राण घोटाळतो अग्नीचे अग्नीपण जाते व त्याचा चहोकडे धूरच होतो त्यामुळे शरीरातील ज्ञान दिपून जाते ज्याप्रमाणे चंद्राचा आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर दड अंधारणा प्रकाश अशी झंझड पडते त्याचप्रमाणे तो मरतही नाही व सावधही होत नाही अशा रीतीने शरीर नुसते पडलेले असते वा हे मरणाची वेळ पाहत असते अशा प्रकारे बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो त्यावेळेस जन्मभर मिळवलेले सर्व लाभ नाश पावतात हे पहा हातचे गेल्यावर मग पुन्हा लाभ होण्याची गोष्ट कशाला पाहिजे म्हणून मरण समयी अ अशी दशा प्राप्त होते याप्रमाणे देहातील आतली स्थिती असून बाहेर कृष्णपक्षाचा पंधरवडा असतो व त्यात रात्र आणि दक्षिणायनातील सहा महिन्यांचे एक महिना ही प्राप्त होता। हे सर्व जन्म जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडणारे योग ज्यांच्या मरण समय एके ठिकाणी येतात त्यांच्या मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार अशा वेळेवर ज्याचे देहावसन होते त्याला तो योगी असल्यामुळे चंद्र लोकापर्यंत जाता येते दे। मग तेथून परतून तो फिरून जन्म मरणाच्या फेऱ्यात पड़तो हे पांडवा आम्ही मरणास अयोग्य काय म्हणून जो म्हटला तो हाच असे समज जन्म मरणाच्या गावास नेणारा धूम्र हाच ह्याच्याशिवाय दुसरा जो अर्चिराधी मार्ग तो भर वस्तीचा सोपा उत्तम आणि अति सुलभ असा असून मोक्षापर्यंत गेलेला आहे श्लोकार्थ सव्वीसावा या जगाच्या शुक्र आणि कृष्ण या दोन गती निरंतर म्हणून संमत आहेत एका गतीने जाणार जाणाऱ्याला परत येण्या घडत नाही आणि दुसऱ्या गतीने जाणाऱ्याला पुन्हा परत येणे घडते असे हे दोन मार्ग एक सरळ आणि दुसरा वाकडा अनाथ कालापासून चालत आलेले आहेत म्हणून हे महावीरा ते तुला बुद्धी पुरस्तर दाखवले का त्या की, वाईट कोणता हे तुला दिसावे आणि खरे खोटे ओळखून आपले हित साधून घेण्याकरता हित आणि अहित यांचाही विचार करावा हे पहा उत्तम असे नाव पाहिल्यावरही अथांग डोहात कोणी उडी घालिल काय किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो तो अमृत टाकील का त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला होणाऱ्या मोठमोठ्या संकटांची मोठी भीतीच आहे अंतकाली याची प्राप्ती व्हावी म्हणून जन्मभर जर जरी अभ्यास केला तरी ते सर्व व्यर्थ होते जर अर्चिराजी मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्र मार्गात पडला तर जन्मवर्णाच्या फेरात गुंतून फिरत असतो अशी ही मोठारी संकटे पाहून ती एकाने कशाने दूर होतील म्हणून दोन्ही योग मार्गाचे चांगले स्पष्टीकरण केले तेव्हा एका मार्गाने योगी मोक्षाला जातो आणि दुसऱ्या मार्गाने जन्मवर्णाच्या फेऱ्यात सापडतो परंतु देहावसनाच्या वेळेस दैवगतेने ज्याला जो प्राप्त होईल तो खरा <coughs> श्लोकार्थ सत्तावीसावा अर्जुना हे मार्ग ही योगी मोहत नहीं योग हो अ प्राप्त होता है ही दे। तर ब्रह्म प्राप्ति कर मार्ग कशा रहा देह मग राहो अथवा जाओ आम्मी केवल ब्रह्मच आहोत अ समझता कारण दोरीवरील सर्पाचा भास असा दोरीचे सत्यत्व भासल्यावर दोरीचे ज्ञानासह व्यर्थ होतो आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीश होतात याचा पाण्याला कधी भास होतो काय कारण ते केव्हाही पाहिले तरी पाण्याच्या पाणीच कायम असते ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही लाटा नाहीश झाल्यावर ते नाश पावत नाही याप्रमाणे देहात राहून जे देहात सुद्धा झाले देहा सकट ब्रम्ह झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे नुसते आडनाव सुद्धा राहत नाही मग असे पाशाचा होऊन राहिलाय तर मग कोणीकडून कसे जावे इत्यादी ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा आणि ज्या वेळेस घट फुटतो त्यावेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते नाहीतर चुकते की काय हे पहा खरी गोष्ट अशी आहे की त्या घटाच्या आकारातच नाश होतो एरवी घटाकाशे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून आकाश आकाशरूपी आहे अशा ज्ञानाच्या साधनाने आपण ब्रह्मच आहोत असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गाचे संकट पडत नाही यास्तव हे पंडूसुता तू योग हो त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असं वाजावं परंतु निष्प्रतिबंध व नित्य पर अंतर पड़ना सृष्टि स्वर्ग व संसार सुखाने कभी फसत नहीं बोधाने जो योगी सावधर की फलप्राप्ति होते कारण तो विषयोपभोगाला तोरुन पहन ब्रह्म रूपा मिलते अर्जुना सर्व ब्रह्म अद्यात्म कर्म अधि अधिदेव अधियज्ञ व मरण का मरण काली भगवत चिंतन कसे होते हे सर्व पूर्णपने समझाव वेद यज्ञ तप और दान यांच्यापासून जी पुण्यफलप्राप्ती सांगितली आहे तिथे अतिक्रमण करून आद देव उत्कृष्ट अशा स्थानाला तो प्राप्त होतो जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला अथवा यज्ञ करून पुण्य पेरून ठेवले तर किंवा तप आणि दान करून पुण्य जोडले अशा प्रकारचा सर्व पुण्याचा मळा जरी फळांच्या भाराने व्यापून गेला तरी त्या निर्मळ ब्रह्माची बरोबरी कोणाच्यानेही करवत नाही जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते व ज्याच्या वेद वेदयज्ञानी साधने करावी लागतात जे स्वर्गसुख विटत नाही व संपतही नाही भोगणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करते व जे महासुखाचे धाकटे भावंडच होय अशाप्रमाणे वरकांती दिसणारे ते सुख व जे मरणानंतरच प्राप्त होते आणि ते शंभर यज्ञ करूनही साध्य होत ते स्वर्ग सुख योगेश्वर दिव्य दृष्टीच्या अटकळीने व कौतुकाने पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे सूक्ष्म वाटते मग अर्जुना त्या स्वर्ग सुखाची पायरी करून ते ब्रह्मपदावर चढतात याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुभाग्य जे दे ब्रह्मदेव शंकर याने आराधना करण्यास योग्य व योग्याची उपभोग घेण्याची वस्तू जो आद्य ज्ञान स्वरूप जो परमानंदाची केवळ मूर्ती जो सर्व विश्वातील प्राणीमात्राचे जीवन जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा आणि यादव कुलाचा कुलदीपक असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला बोलला असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला ज्ञानदेव म्हणतात ती कथा पुढे ऐका इथे श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायाम अष्टम श्लोक अठ्ठावीस होव्या दोनशे समाप